चांगुलपणाचं राज्य राजा रामधनाच्या मनाची अमूल्य गोष्ट प्रिय वाचको, आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी फक्त एका राजाची नाही तर मानवतेच्या आणि चांगुलपणाच्या खऱ्या अर्थाची आहे या कथेतला नायक आहे राजा रामधन एक असा राजा ज्याचं मन सोन्यापेक्षा शुद्ध आणि ज्याच्या कर्मात दानाचा खरा अर्थ दडलेला आहे या प्रवासात तुम्हाला दिसेल की कसा ईर्षा कपट आणि अहंकार यांच्यावर शेवटी सत्य दया आणि प्रेमविजय मिळवतात तुम्ही अनुभवाल एका दयाळू राजाचा संघर्ष त्याचं अपार मनोबल आणि शेवटी त्याने दाखवलेला जीवनाचा सुंदर संदेश चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंकसोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया जिथे प्रत्येक शब्दात आहे भावना आणि प्रत्येक ओळीत आहे प्रेरणा दयाळू राजाची गोष्टपूर्वी एका संपन्न राज्यावर राजा रामधन राज्य करत होता त्याचं नाव जसं उजळ तसंच त्याचं मनही निर्मळ होतं त्याची प्रजा त्याच्यावर इतकं प्रेम करीत होती की त्यांच्यासाठी तो फक्त राजा नव्हता तर आधार होता कारण तो फक्त राज्यकर्ता नव्हता तर एक दयाळू पिता एक निस्वार्थ मित्र, आणि एक सत्याचा योद्धा होता धन देणं सोपं असतं पण मन देणं कठीण असतं असं म्हणायचा तो राजा रामधनाच्या दानशीलतेच्या कथा दूरदूरपर्यंत पसरल्या होत्या त्याच्या शत्रूराजेदेखील त्याच्या उदात्ततेचं कौतुक करत ईर्षेचा कट पण प्रत्येक तेजावर सावली येतेच दूरच्या एका राज्यात राजा भीमसिंग नावाचा अहंकारी राजा राहत होता रामधनच्या कीर्तीने तो आतून जळत होता हा राजा माझ्यापेक्षा मोठा कसा हा प्रश्नच त्याच्या मनात विष बनून साचला थोड्याच दिवसांत त्याने फसवणुकीनं आणि कपटानं युद्ध छेडलं रामधन प्रामाणिकपणे लढला पण शत्रूचा कपट अधिक प्रबळ ठरला युद्ध हरल्यावर रामधनाने आपलं सिंहासन सोडलं आणि जंगलाच्या शांत अंधारात निघून गेला वनातील दिवस जंगलातील वाऱ्यात दुखाचं गाणं घुमत होतं रामधन एकटाच चालत होता, एक होता मुकुट गेला होता पण आत्म्याची ज्योत अजूनही प्रखर होती राज्य गेलं तरी धर्म हरवू नये असं त्याने स्वतःला समजावलं कधी पक्ष किट या दुःख हरवत असे तर कधी संध्या आकाशत्या रिकापन दाखवतरी ही मन प्रजेट प्रेमाच एक दिवट सतत पेटले होते गरजू मणसा विनंती एक संध्या जंगला चलता एक थक प्रवासी भेटला प्रवाशा चेहर चिंता और आवाजत वेदना होती भाऊ तू यह प्रदेश तो मैं संगशिल का राजा रामधना राज्य रस्ता कमधन थोड़ा स्मित कर तुला माझ्या म्हणजे त्या राजाकडे काय काम आहे प्रवासी म्हणाला माझ्या मुलाची तब्येत खूप बिघडली आहे उपचारात सगळं संपलं लोक म्हणाले की राजा रामधन दानशूर आहेत म्हणून त्यांच्या दारात जायचं ठरवलं हे ऐकून रामधनच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला चला मीच तुला त्या राजाकडे घेऊन जातो राजदरबारात रामधन काही दिवसांनी ते दोघं भीमसिंगच्या दरबारात पोहोचले संपूर्ण दरबारात शांतता पसरली कारण समोर उभा होता तोच राजा रामधन जिवंत आणि तेजस्वी भीमसिंग अवाग झाला तू स्वत आला आहेस मृत्यूची भीती नाही वाटली तुला रामधन शांतपणे म्हणाला हे राजन मी स्वतः आलो नाही हा माझा मित्र मला घेऊन आला तू वचन दिलं होतंस जो मला पकडून आणेल त्याला शंभर सोन्याच्या दिनारांचं बक्षीस देशील कृपा करून त्याला ते दे दरबार स्तब्ध झाला त्या क्षणी भीमसिंगच्या अंतकरणावर रामधनाच्या सत्याचा वार झाला ईर्षेतून आदरापर्यंत भीमसिंगचं अहंकाराचं कवच फुटलं तो उठला पुढे गेला आणि रामधनाच्या पायांवर पडला राजा तू मला हरवलंस तलवारीने नाही पण तुझ्या मनाने असं म्हणत मन त्याने राज्य परत दिलं त्या दिवसापासून भीमसिंगने आपला मार्ग बदलला त्याने जनतेच्या सेवेला स्वतःला अर्पण केलं आणि रामधन त्याचा मार्गदर्शक बनला शेवटचा विचार राजा रामधन पुन्हा आपल्या प्रजेसोबत सुखाने राहू लागला पण या अनुभवाने त्याचं मन आणखी विशाल झालं जीवनात धन नाही मन जपणं महत्वाचं आहे असं तो नेहमी म्हणायचा मॉरल ऑफ द स्टोरी चांगुलपणाचं फळ उशिरा मिळतं पण ते सदैव गोड असतं मनुष्याने आपल्या कर्मांवर विश्वास ठेवावा कारण खरे दान म्हणजे स्वतःला इतरांसाठी अर्पण करणं एफएक्यू प्रश्न एक राजा रामधनला एवढं दान करायचं बळ कुठून मिळालं उत्तर राजा रामधनाचं बळ त्याच्या निर्मळ मनातून आणि प्रजेसाठी असलेल्या प्रेमातून येत होतं त्याला धनाचं नाही तर मनाचं समाधान हवं होतं जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा आपल्या आत्म्याला शांतता मिळते हेच त्याचं खऱ्या अर्थानं बळ होतं प्रश्न दोन भीमसिंगला आपली चूक कशी लक्षात आली उत्तर भीमसिंगला तेव्हा आपल्या चुकांची जाणीव झाली जेव्हा रामधनने स्वतःला पकडून आणल्याचं मान्य करून त्या प्रवाशाला बक्षीस देण्याची विनंती केली इतक्या मोठ्या संकटातही रामधनने प्रामाणिकपणाचं पालन केलं आणि त्या क्षणी भीमसिंगच्या अंतःकरणात परिवर्तन घडलं प्रश्न तीन या कथेतून वाचकांनी काय शिकावं उत्तर या कथेतून सर्वात मोठा संदेश म्हणजे चांगुलपणा कधी हरत नाही परिस्थिती कितीही कठीण असो पण जर मन स्वच्छ आणि कर्म योग्य असेल तर शेवटी सत्याचं आणि चांगुलपणाचंच यश होतं प्रश्न 4. रामधन जंगलात गेला तरी तो खचला नाही असं का उत्तर कारण त्याचं सुख सिंहासनावर नव्हतं तर सेवेच्या भावनेत होतं त्याला माहीत होतं की राज्य गमावणं म्हणजे सर्व काही संपणं नाही म्हणूनच त्याने दुःखातही आपली नैतिकता आणि शांतता जपली प्रश्न पाच आजच्या काळात या कथेचा अर्थ काय आहे उत्तर आजाद जिथे लोक स्वार्थ और स्पर्धे मध्य आहेत, तिथे राजा रामधन की कथा अपने आठवण करून देते, करते किनवतेपेक्षा मोठ राज्य नहीं करूणेपेक्षा मोठ धन नाही, ही कथा सांगते कि जर आप चांगुलपणलो शेवटी आप जिंको